अध्याय एकशे अठ्या चातुर्वर्ण विभागकरण भृगुनत ब्रह्मदेवा ने प्रथम ब्राह्मण निर्माण केले हे सर्व विश्वापति होना ब्रह्मदेवा ने अपल केजापस निर्माण के लिए ते सूर्य अग्निप्रमा देदिप्यमान होते तदनंतर तवर्गप्राप्ति वावी एक तदर्थ त्या प्रभु ब्रह्मदेवा ने सत्य धर्म तप अविनाशी असे वेद, आचार आ शुचुरभूतपना ही निर्माण केले। देव दानव गंधर्व दैत्य असुर महासर्प यक्ष राक्षस नाग पिशाच और मनुष्य हि सर्वता निर्माण के लिए हे द्विजश्रेष्ठा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र हे मनुष्यातील आणि सत्वादी गुणानी युक्त असे इतरही प्राणी वर्गातील वर्ण हे त्यानेच उत्पन्न केले आहे ब्राह्मण हे तत्वगुणे असतात व सत्वगुणाचा वर्ण शुभ्र आहे म्हणून ब्राह्मणांचा वर्ण शुभ्र होय क्षत्रिय रजोगुणे असतात व रजोगुणाचा वर्ण रक्त आहे म्हणून क्षत्रियांचा वर्ण रक्त आहे वैश्य हे रज आणि तम या गुणाने व्याप्त असतात अर्थात रक्त आणि कृष्ण या दोन वर्णांच्या मिश्रणापासून उत्पन्न होणारा असा पीतवर्ण हा वैशांचा असतो आणि ज्याचा वर्ण कृष्ण आहे अशा तमोगुणाने व्याप्त असल्यामुळे शूद्र कृष्ण वर्ण असतात भरदवाद म्हणतात ह्या ब्राह्मणादी चार वर्णात जो परस्पर भेद आहे त्यास कारण तर श्वेतादी वर्ण असतील तर मग सर्वच वर्ण संकीर्ण आहेत असे दिसून येते कारण प्रत्येक वर्णात निरनिराळ्या रंगाचे लोक आहेतच सारांश रंगावरून वर्णभेद मानता येत नाही इतरही कारणामुळे वर्णभेद मानता येत नाही कारण आम्हा ब्राह्मणादी सर्वही वर्णांवर काम क्रोध भय लोभ शोक चिंता क्षुधा आणि श्रम या सर्वांचा सारखाच अवंगल आहे मग वर्णभेद असण्याचे कारण काय ब्राह्मणादी सर्वही वर्णांच्या शरीरातून धर्म मूल मत मूत्र कफ पित्त आणि रक्त सारख्याच ही रीतीने बाहेर पडत असतात मग वर्णभेद मानण्याचे कारण काय स्थावर आणि जंगम प्राण्यांच्या अनेक जाती असून त्यांचे रंगही अनेक प्रकारचे आहेत मग रंगावरून वर्ण ठरवायचा झाल्यास तो कसा ठरविता येणार भरतभाद म्हणतात वर्णामध्ये असा काही भेद नाही हे सर्व जग प्रथम ब्राह्मणच होते कारण ते ब्रह्मदेवानी निर्माण केले आहे पण कर्मांच्या अनुरोधाने त्याला वर्णाचे स्वरूप झाले या ब्राह्मणांपैकी जे रजोगुणी होते ते विषयपभोगांची प्रीती तीव्रता कोपिष्ठपणा साहसकर्माची आवड आणि स्वधर्म त्याग यामुळे क्षत्रिय बनले रज व तम या गुणांचे मिश्रण झालेले जे ब्राह्मण ते पशुपालन आणि कृषी याजवर चरितार्थ चालवू था लागले व त्यांनी स्वधर्माचरण करण्याचे सोडून दिले त्यामुळे ते वैश्य बनले आणि ब्राह्मणापैकी जे तमगुणी असल्यामुळे हिंसा व असत्य याचवर आसक्त झाले आणि लोभामुळे हव्या कर्मावर उपजीविका करू लागले ते शूद्र झाले सारांश त्या कर्मांच्या योगाने मूळच्या जातीपासून भिन्न होऊन हे निराळेच वर्ण बनले तथापि त्यांना तत्त वर्णोच्छित धर्म आणि पंचमहायज्ञादी कर्मे यांचा केव्हाही निषेध केलेला नाही असतो हे या चार वर्णाचे स्वरूप होय ब्रह्मदेवाने पूर्वी यांच्यासाठीच वेद निर्माण केले पण लोभामुळे ते क्षत्रियादी वर्ण अज्ञानी बनले तथापि ब्राह्मण मात्र वेदविहित कर्मांच्या अनुष्ठानात आसक्त झालेले असतात त्यांच्या तपाचा केव्हाही नाश होत नाही ते व्रतनियमाधिकांचे आचरण करतात व आत्मज्ञान हाच पुरुषार्थ असे समजून त्याचविषयी विचार करीत असतात हे सर्व विश्व आणि ही एकच आहे। हे ज्ञान ज्याना नसते ते गरुण ब्राह्मण होत अशा लोकांच्या अनेक प्रकारच्या जाती अनेक ठिकाणी आहेत त्यात पिशाच राक्षस प्रेते आणि अनेक प्रकारच्या म्लेन्छ जाती यांचा अंतर्भाव होत असून अनुभवजन्य व शास्त्रजन्य ज्ञान यांचा अत्यंत नाश होऊन स्वच्छंदपणे वाटतील त्या क्रिया त्या जाती करीत असतात वेदविहित संस्काराने युक्त आणि आपल्या कर्तव्याविषयी सिद्धांत ठरवलेले जे लोक अर्थात खरे ब्राह्मण त्यांची उत्पत्ती पूर्वीपूर्वींच्या ऋषीपासून पुढच्या पुढच्याशी अशा क्रमाने होते व ती त्या ऋषींनी आपल्या तपाच्या योगाने केलेली असते त्यापैकी जे अगदी पूर्वीचे ऋषी त्यांची उत्पत्ती आदिदेव जो ब्रह्मा त्यापासून झालेली असते ही त्या ब्रह्मदेवाची मानसी प्रजा होय ती योगानुष्ठानाविषयी अत्यंत तत्पर असून वेदाला आधारभूत अविनाशी आणि अपकर्ष अशी असते ओम तत्स